अध्याय तीनशे से सेहेचाळीसावा नारायण प्रशंसा वैशंपायां सांगतात नरनारायणांचे तोंडसे हे वाक्य श्रवण करताच नारदांची परमेश्वराविषयी भक्ती पराकाष्ठेला जाऊन ते केवळ देवाचे ठिकाणे एकाग्र झाले मग त्या नरनारायणाश्रमात एक सहस्र वर्षेपर्यंत राहून व भगवंतांचे आख्यान ऐकून अद्यय जो हरी त्याचे दर्शन घेतल्यानंतर हिमाचलावर त्यांचा स्वतःचा आश्रम होता तेथे ते निघून गेले इकडे तपाविषयी प्रख्यात असलेले ते नर नरनारायण ऋषी त्याच आपल्या रमणीय अशा बदरिकाश्रमात उत्तम तप करीत रहे। जनमे जया तू पांडवांचे कुल चालविणारा व अमित पराक्रमी आहेस तू ही कथा मुळापासून ऐकल्यामुळे आज शुद्धात्मा झाला आहेस हे राजश्रेष्ठा जो कोणी कृतीने मनाने किंवा वाणीने आमरे श्रेष्ठ व सनातनधैव जो विष्णू ज्याला नारायण किंवा हरी म्हणतात त्याचा द्वेष करील त्याला इहलोक ना परलोक असे होऊन शिवाय त्याचे पितरही शाश्वत काल नरकात बुडतील बाकी हे पुरुषश्रेष्ठा कोणालाही स्वतःचा आत्मा कधी द्वेष वाटला आहे काय आणि खरे पाहता विष्णू हा सर्व लोकांचा आत्मा आहे अशी खरी स्थिती समजून विष्णूचा कोणी द्वेष करू नये बाबारे गंधवतीचा पुत्र जो आमचा गुरु व्यास त्याने हे अविनाशी व परमश्रेष्ठ असे महात्म्य मला सांगितले आणि हे त्याच पासून मी जसे ऐकले तसे तुला सांगितले राजा रहस्य व संग्रह यासह हा धर्म नारदांनी जगतपती परमात्मा नारायण यापासून प्रत्यक्ष संपा हाच मोठा धर्म संक्षेपतः मी तुला पूर्वी हरिगीता सांगताना सांगितलं आहे हे राजा कृष्णद्वैपायन व्यास हे भूतलावरील प्रत्यक्ष नारायणच आहेत असे समज नाहीतर हे पुरुष पुरुषश्रेष्ठा अशा व्यासांवाचून महाभारतासारखं ग्रंथ रचण्याचे सामर्थ्य दुसरे कोणाला होईल काय त्या समर्थ व्यासांवाचून इतके नानाविध धर्म कोण कथन करील असो तू सर्व प्रकारचे धर्मांचे रहस्य ऐकून घेतले आहेस व अश्वेध महायज्ञा का संकल्प ही केव तुझे संकल्प्रमाण तू तु यज्ञा आरंभ कर सौकी मो जन्मेजया महदाख्यान ऐकू घेन यज्ञ सप्तिल अवश्य सर्व क्रिया आरंभलाव नका माला प्रश्न के नारायणी आख्यान या सर्व नैमिषारण्यवासी ने ऋषिसह तुला संगित पूर्वी नारदां अनेक ऋषी व सर्व पांडव हे ऐकत असता श्रीकृष्ण व भीष्म यांचे समक्ष आपले गुरुला निवेदन केले होते असो हे शवन तो सर्व ऋषी श्रेष्ठ लोक आणि भुवन यांचा पती या विशाल धर्मीचा धारण करता वेदोक्तनीतीचा प्रवर्तक शम व नियम यांचा निधी यमनियमाधिकात आसक्त असणारा ब्राह्मणप्रिय व अमरांचा हितर करता श्रीहरी हा तुझी गती असो असुरांचा वध करता तपोनिधी महद्दशाचे पात्र मधुकैतभांचा शत्रू सत्याने चालविणारा गती व अभय देणारा तसेच यज्ञातील हवीरभागांचे ग्रहण करणारा असा जो श्रीहरी तो तुला आश्रय देवो जो निर्गुण असताही त्रिगुणात्मक होऊन वासुदेव संकर्षण प्रद्युम्न व निरुद्ध अशी चार रूपे धारण करतो आणि अग्निहोत्रादी इष्ट वो वापी तडागादी पूर्त यांचे फलाचा भाग ग्रहण करतो व जो अजिंक्य असून अतिचपल आहे तो हरी पुण्यकर्त्या ऋषींना प्राप्त होणारी आत्मगती तुम्हाला देव ऋषी हो तो लोकसाक्षी अजन्मा पुराण पुरुष सूर्यकांती सर्वसत्ताधीश वो मोक्षरूप ऋषी जो परमात्मा त्याला तुम्ही सर्वही एकचित्त होऊन प्रणाम करा कारण प्रत्यक्ष शेषशाही नारायणानेही याला प्रणाम केला आहे लोकांचे उत्पत्ती कारण तोच आहे मोक्षाचे स्थान अत्यंत सूक्ष्म आणि परमवत तो परमपद तोच आहे त्यालाच अचल हे पद लावतात हे उदारा सांख्य और योगी या सनातन परमात्म्याचे आत्मबुद्धि ने धारण करीत यह तुम्हें ही त्यालाच प्रणाम करा ओम तत्सत